श्री गणेशायन महा श्री वासिष्ठ महारामायणे उत्पत्ती प्रकरणे नद्या यांनी युक्त असलेला हा आपला देश म्हणजे ह्या भूमंडळाचा सख्खा धाकटा बंधूच आहे प्रजाजना अभिमत असे वर्तन करणारा मी ह्या देशाचा अधिपती आहे स्वर्गाप्रमाणे रमणीय अशा या सभेत मी इंद्राप्रमाणे बसलो आहे इतक्यात मायासूर माया पातळ्यातून वर याव प्रमाणे। हा गारुडे एका दूरच्या प्रदेशातून या ठिकाणी येऊन पोहोचला कल्पांताच्या वेचा वे वेगवान मेघामुळे हलणाऱ्या इंद्रधनुष्याप्रमाणे त्या गारुड्याने आपल्या हातातील तेजस्वी कुंचली हलवली ती अत्यंत जलद हलणारी मी पाहिली त्याबरोबर आपल्यापुढे असलेल्या या घोड्याच्या पाठीवर एखाद्या भ्रमिष्ठासारखा मी आरूढ झालो प्रलयकाच्या गुतपामुळे हलणाऱ्या पर्वतावर आरूढ झालेल्या पुष्करावर्तक नामक मेघाप्रमाणे उत्कृष्ट आणि वेगवान अशा या आश्वावर आरुढ होऊन बसलेला मी वेगाने चालू लागलो प्रलयकाळी खवळलेल्या समुद्राची लाट ज्यात अनेकविध धान्य पिकलेले अशा जमिनीवर जाऊन आदळावी त्याप्रमाणे मोठ्या वेगाने मृगया करण्याकरता जाण्यासाठी मी सिद्ध झालो बाह्यता रमणी अशा विषयोपभोगामध्ये आसक्त झाल्यामुळे जड झालेले मन अनात्मज्ञा मनुष्याला परमात्मा पदापासून दूर खेचत नेते त्याप्रमाणे अत्यंत वेगाने चालणारा तो अश्व मला अतिशय दूर घेऊन गेला पुढे चालता चालता तो घोडा दहून गेल्यामुळे योग्याच्या मनाप्रमाणे निर्विषय अर्थात शून्य स्त्रियांच्या मनाप्रमाणे कुटील प्रलयाग्निने दग्ध झालेल्या ब्रम्हांडाप्रमाणे भयंकर पक्षीगणाविरहित दुस्सह हो, अशा थंडीने युक्त निर्वृक्ष निर्जल आणि विस्तीर्ण अशा एका अरण्यामध्ये मी काही वेळाने जाऊन पोहचलो ते अरण्य म्हणजे जणू दुसरे आकाश क्षीरसमुद्रा पलीकडे जणू आठवा समुद्र जम्बूद्वीपमध्ये असणाऱ्या चार समुद्राप्रमाणे अदृष्टपूर्व उथळ आणि कोरडा ठणठणी तसा जणू पाचवा समुद्र तत्व वेत्याच्या ब्रम्हमय झालेल्या वृत्तीप्रमाणे विस्तृत आणि मूर्खाच्या क्रोधाप्रमाणे दुर्गम दिसत लोकांची हालचाल दिसून येत नसल्यामुळे आणि गवत किंवा झुडपे उगवली नसल्यामुळे ते अरण्य अतिशय दारिद्र्य प्राप्त झाल्यामुळे अन्न नाही पाणी नाही आणि कोणी माहीत माणूस नाही अशा संकटावस्थेत सापडलेल्या स्त्रीप्रमाणे अत्यंत दुखरूप अशा त्या अरण्यात आल्याबरोबर माझी बुद्धी अत्यंत खिन्न आणि उद्विग्न झाली मृग योगाने जशी दश दिशांची मुखे डबडबडी आहेत अशा त्या अरण्यात सूर्य आस्ताला जाईपर्यंतचा काळ मी मोठ्या कष्टाने कंठला आधी अंती शून्य परंतु मध्या स्थितीमध्ये अत्यंत विस्तृत आकाराने संसाराचा विवेकी पुरुषाने त्याग करावा त्याप्रमाणे मी त्या अरण्ये अत्यंत खिन्न मनाने आणि मोठ्या कष्टाने उल्लंघन करू लागलो सर्व दिवसभर आकाशात हिंडून श्रांत झालेला सूर्य जसा आस्ताचलाच्या शिखरावर जाऊन पोहचतो त्याप्रमाणे त्या, त्या अत्यंत वेगवान आश्वावर आरूढ होऊन इतक्या दूरवरचा प्रवास केल्यामुळे मी आणि माझा घोडा असे दोघेही अतिशय जांभूळ कदम इत्यादी वृक्षावरून बसलेल्या आणि पांथस्थांचे जणू बांधवस काय अशा पक्ष्यांचे मधुर आलाप ऐकू हो येत होते तसेच अधर्माने संपादन केलेल्या द्रव्यामुळे कुटील मनुष्याच्या हृदयात उत्पन्न होणाऱ्या अगदी तुरळक आनंद वृत्तीप्रमाणे ज्यामध्येच्या मोठ्या गवताच्या ओळी सुखद आणि प्रिय वाटतात नंतर एका विहार करता करता थकून गेलेले मार्कंडीय मुनी ज्यावर श्री विष्णू अधिष्ठित झाले आहे अशा वटवृक्षाच्या तळाशी जाऊन पोहचले त्याप्रमाणे पुढे त्या, त्या वनातील एका जांभळीच्या झाडाच्या तळाशी मी जाऊन पोहचलो प्रखर उन्हाने संतप्त झालेल्या पर्वताने नीलवर्ण मेघमालेचा आश्रय करावा त्याप्रमाणे माझ्या खांद्या लगत एका जांभळीच्या फांदीला मी चटकन लोंबकळून राहिलो मनुष्याने भागीर तिचा आश्रय केल्याबरोबर त्याच्या दुष्कृत्यांचा संचय त्याला क्षणात सोडून जातो त्याप्रमाणे मी, लांबस लांबस मी त्या झाडाच्या फांदीला लोमकळत आहे तोच तो घोडा माझ्या खाली निष्ठून दूर पळून गेला फार एक एकसारखा लांबच लांब प्रवास करून आल्यामुळे मी अत्यंत थकून गेलो होतो यामुळे कल्पवृक्षाप्रमाणे सुखकर असणाऱ्या अस्ताचलाच्या मांडीवर सूर्याने विश्रांती घ्यावी त्याप्रमाणे मी त्या झाडाखाली विश्रांती घेत स्वस्थ बसलो इतक्यात आपल्या सर्व संसारसामग्रीसह विश्रांती घेण्याकरिता सूर्यानेही अस्थाचला पलीकडील पली गगनांगणामध्ये प्रवेश केला त्यामुळे हळूहळू सर्वत्र पसरणाऱ्या अंधकाराने तो सर्व वनप्रदेश व्याप्त होऊन गेला मग त्या जंगलात रात्रीच्या वेळी संचार करणाऱ्या हिंस्त्र प्राण्यांची वर्दळ सुरू झाली रात्रीच्या वेळी आपली चोच पंखामध्ये खुपसूर एखाद्या पक्षी आपल्या कोटरात लपून बसतो त्याप्रमाणे रात्र पडलेली पाहताच एका झाडाच्या ढोलीतील मऊ मी लपून बसलो एखाद्या विषारी सर्पाच्या दंशामुळे मृत्यू पंथाला लागलेल्या विवेके परंतु स्मरणशक्ती नष्ट झालेल्या मनुष्याप्रमाणे किंवा विकून टाकलेला एखादा गरीब गुलाम दुर्दैवाने एखाद्या अंधकूपात पडावा त्याप्रमाणे मी त्या अंधाऱ्या ढोलीत पडून राहिलो प्रलयकारच्या एकानुवामध्ये वाहत जाणाऱ्या मार्कंडेय मुनीप्रमाणे त्या ढोलीत पडून राहणाऱ्या मला भ्रमिष्ठाला ती एक रात्र कल्पावेळी दीर्घ वाटली त्या दिवशी मी स्नान केले नाही देवाची पूजा केली नाही की घ्यासभर अन्नही खल्लेने इत नाही इतकेच नव्हे तर आपत्तीने तोंड देता देता ती रात्र मला झोपेशिवाय कंठावी लागली त्या रात्री अरण्यातील हिंस्त्र प्राण्यांच्या गर्जना एकसारख्या माझ्या कानावर येतच होत्या त्यामुळे गलित धैर्य झालेल्या निद्रा न लागलेल्या आणि अंगावरील पातोळ्याबरोबर भयाने थरथर कापत असणाऱ्या मला ती रात्र बरीच दीर्घ आणि वैऱ्यासारखी भासली नंतर नक्षत्रे चंद्र आणि चंद्रविकासी कमरे यांच्यासह अंधकार लेखांच्या ठिकाणी माझ्याप्रमाणे पूर्ण म्लानता दिसू लागली पुढे पहाट होताच विस्तीर्ण जंगलातून ऐकू येणाऱ्या सिंहाच्या गर्जना आणि वेताळांचे भीषण शब्द बंद पडले दुस्साह अशा कडाक्याच्या थंडीमुळे प्राण्यांच्या वाजणाऱ्या दातखिळीच्या द्वारा विपत्तीत पडलेल्या मला पाहून पूर्व दिशा जण हसत आहेत असा मला भास अशा त्या पूर्व दिशेकडे मी पाहू लागलो तो तिचे मुख जणू काय मद्यपानामुळे तांबूस रंगाचे झाले की काय असे मला वाटले दारिद्र्याने पिडलेल्या एखाद्याला सुवर्ण दृष्टीस पडावे त्याप्रमाणे ऐरावत ना, नामक पूर्वेकडील दिग्गजावर आरोहण करण्याच्या तयारीत असलेला सूर्य आकाशात दिसू लागला सूर्योदय झालेला पाहताच मी उठून उभा राहिलो आणि प्रलयकाली नृत्य करू लागणाऱ्या भगवान शंकराने आपल्या अंगावरचे हत्तीचे कातडी झाडावे त्याप्रमाणे मी आपल्या अंगावरचे वस्त्र बाजूला सारले पुढे प्रलयकालच्या आग्नीने जिच्या ठिकाणचा भूत समुदाय जळून खाक झाला आहे अशा जगदरूपे कोठडीत कालरुद्र संचार्थ निघावा त्याप्रमाणे अत्यंत विस्तृत असलेल्या त्या जंगली प्रदेशामध्ये मी फिरण्याकरता निघालो परंतु एखाद्या मूर्ख मनुष्याच्या अंगी गुणाचा लवलेश सुद्धा आढळून येत नाही त्याप्रमाणे त्या, त्या अफाट जंगलात मला एकही मनुष्य आढळला नाही फल फलरहिताशा त्या वनात केवळ स्वभावच्या पल्ल्यामुळे ची ध्वनी करत असलेले निरनिया जातीचे ते पक्षी तेवढेच कायदे ते उगीचच्या उगी इकडून उगी तिकडे भराड्या मारत असलेले माझ्या दृष्टीला पडले या सुमारास आकाशात सूर्य बराच वर आला होता सूर्योदय होऊन चार घटका होऊन गेल्या नंतर त्या अरण्यातील सर्व गुरुमलता दांच्या थेंबामुळे पुढे जणू स्नान केलेले आहेत असा रम्य देखाव मला दिसू लागला मोहिनी पडावी त्याप्रमाणे पाण्याने भरलेला एक कुंभ आणि अन्न हातात घेऊन त्या ठिकाणी हिडणारी एक कुमारी माझ्या दृष्टीला पडली चंद्राने रात्रीजवळ जावे त्याचप्रमाणे जिचे नेत्र नक्षत्राप्रमाणे चमकत आहे आणि जिने मलीन वस्त्र परिधान केले आहे म्हणालो बाळे अन्न त्वरित मनुष्याचे संकट दूर केले असता संकट दूर करणाऱ्याची संपत्ती वृद्धिंगत होत असते मुली जुनाट वृक्षावरील ढोलीत नुकत्याच प्रसुत झालेल्या एखाद्या कृष्ण सर्पिणीच्या क्षुधेप्रमाणे माझ्या पोटात अतिशय शोधा उत्पन्न झाली असून ती एकसारखी वाढत आहे तेव्हा कसे करून तू आपल्या जवळचे अन्न मला दे मनुष्याने प्रार्थना केली तरी ती त्याला वश होऊन धुन देत नाही त्याप्रमाणे इत्या काकुरतीला येऊन मुलीची याचना केली तरी त्या अन्नापैकी एक शीतही मला दिले नाही तरी सुद्धा बराच ह्या वनातून त्या वना अशे रीतीने मी तिच्या पाठोपाठ सावली सारखा चाललो आहे असे पाहून शेवटी ती मला म्हणाली हार आणि मुकुट धारण करणाऱ्या राक्षसी प्रमाणे खाऊन टाकणारी क्रूर अशी चांडाळीन आहे आपले स्वतःचे काहीतरी काम साधल्याशिवाय नुसत्या विनवणीने एखाद्या खेळवळ माणूस सुद्धा आपले प्रेम कोणाला देत नाही त्याचप्रमाणे नुसती याचना केल्याने माझ्यापासून तुला भोजन मिळणार नाही अशा प्रकारे भाषण करून ती ठुमक ठुमकत एका पुन्हा पुन्हा मागे वळून टाकले आणि मान खाली घालून परंतु प्रेमाने माझ्याकडे पाहत ती चांडाल कन्या बोलू लागली ती चांडाल कन्या म्हणाली महाराज आपण माझे पती होत असाल तरच मी आपल्याला अन्न देईन कारण तसेच काहीतरी प्रेमाचे नाते असल्याशिवाय कोणीच कोणाला आपल्या जवळची वस्तू देत नाही सर्वांगावर राख उडालेला आणि क्षुधेने आर्त झालेला बेटा स्मशानात राहतो त्याप्रमाणे माझे बाबा शेजारच्या शेतात बैलांचे आऊत हाकत आहेत मी हे अन्न त्यांच्यासाठी घेऊन जात आहे पण तसे असले तरी आपण माझे पती होत तर हे अन्न आपल्याला देणे मला भाग आहे कारण प्रिय पुरुष स्त्रीला आपल्या प्राणापेक्षा केव्हाही प्रियच असतो त्याची योग्य संभावना करणे हे तिचे कर्तव्यच आहे हे तिथे भाषण ऐकताच मी भूकेने तू हे अन्न मला देऊन तृप्त कर सभासद आपत्तीमध्ये सापडलेला मनुष्य वर्ण धर्म किंवा आपली कुलपरंपरा यांचा विचार कधीतरी करतो का असो माझी मान्यता म्हणताच पूर्वी माधवीने आपल्या जवळच्या अमृतातील अर्धे अमृत क्षुधात टाकले होते त्याप्रमाणे मोहने गोंधळून गेल्यामुळे त्या चांडाल कन्याच्या ते अन्न खाल्ले जांभळाचा रस आणि त्या ठिकाणी थोडी विश्रांती घेतली वर्षा कालातील मेघमाला सूर्याला आच्छादित करून टाकते त्याप्रमाणे तिचा बहिष्वर प्राण घेऊ होऊन राहिलेल्या मला त्या चांडाल कन्येने आपल्या पाठीशी घातले आणि आपल्या हातेने, हाताने माझ्या हाताला धरून ती मला आपल्या वडिलांकडे घेऊन गेली लवकरच आम्ही उभयता जवळच्या एका शेतात जाऊन पोहोचलो त्या ठिकाणी अत्यंत कुरुप लठ्ठ भेसूर आणि अतिशय उद्योगी अशा त्या चांडाल कन्याच्या वडिलांना करताच तो मूर्तिमंत आवीचे नामक नरकच आहे असे मला वाटले प्रत्यक्ष यातने नरकात नेऊन सोडावे त्याप्रमाणे त्या चांडाल मला आपल्या पित्याजवळ नेऊन उभे केले एखाद्या भ्रमराच्या सन्दीत असलेल्या त्या चांडाल कन्याने माझ्याबरोबर लग्न करण्याविषयीचा आपला हेतू आपल्या पित्याच्या कानात सांगितला ती म्हणाली बाबा आपल्याला पसंत असेल तर ह्या पुरुषाला मी वरणार आहे आपल्या मुलीचे जे शब्द ऐकतात तो चांडाल आपल्या कन्येला ठीक आहे इतकेच म्हणाला एवढ्यात दिवस पाहुण्याचा सुमार झाला आहे असे पाहून यम आपल्या दुताना निरब देतो त्याप्रमाणे त्या, त्या चांडालाने आपल्या आवताला जोडलेल्या बैलांना सोडून दिले पुढे सायंकाळ झाली आणि वाऱ्याने उडालेल्या धुराळ्याने तसे जिकडे तिकडे दव आणि आभ्रे पसरल्यामुळे सर्व दिशा कपिल झाल्या तेव्हा पिशाच्या वस्तीस्थानाप्रमाणे तिसणाऱ्या त्या शेतातून आम्ही तिघेजण घरी जाण्याकरता निघालो संध्याकाळच्या वेळी वेता एका स्मशानातून दुसऱ्या स्मशानात जातो त्याप्रमाणे आम्ही त्रिवर्ग त्या मोठ्या जंगलातून थोड्याच वेळात त्या चांडाला चा गृहरूपी स्मशानात जाऊन पोहोचलो त्या घरात पाऊल टाकताच माझ्या मनाला अत्यंत किळस वाटली कारण त्या घरात वानर कोंबड्या कावळे यांची शरीरे व्यवस्थितपणे कापून आणि त्यांचे निनिळे भाग करून जिकडे तिकडे लावून ठेवण्यात आले होते त्या घरातील भूमीचा बराचसा भाग रक्ताने माखून गेलेला असून त्याच्यावर माशाल भुंगावत होत्या निनिराळ्या जनावरांची ओली कातडी आणि आतडी वाढण्याकरता ठिकठिकाणी टांगलेली असून त्यावर पक्षी झडप घालत होते घराजवळच्या लहानशा बागशाहीत जांभळीच्या झाडावरून बसलेले पक्षी एकसारखे ओरडच होते दरवाजा पुढच्या ओट्यावर मोठमोठे वसापिंड पडलेले असून त्यांची घाण लांब पसरलेली होती त्यांच्यावर मांसभक्षक पक्षी बसलेले होते त्या घरात जिकडे दृष्टी फेकावी तिकडे रक्ताने माखलेली आणि नुकतीच सोडल्यामुळे रडणाऱ्या मुलांच्या अंगावर वृद्ध चांडाल दटावून ओरडून त्या मुलांना गप्प बसवत होते सारांश प्रलयकाली ज्यातील सर्व भूते मरून गेले अशा जगात मृत्यूचे दूध शिरतात त्याप्रमाणे जिकडे तिकडे शिरा आणि आतडी विखोरलेली आहेत अशा त्या भयान चांडाल गृहात आम्ही तिघे जण जाऊन पोहचलो त्या घरात जाताच अत्यंत आदराने आणि त्वरेने माझ्या करता पसरलेल्या केळीच्या सोपटाच्या आसनावर मी जाऊन बसलो ते गृह म्हणजे माझे <coughs> श्वसुरगृहच होऊन बसले होते मी आसनावर बसतात रक्तासारख्या लाल डोळ्यांच्या माझ्या सासऱ्याने माझ्याकडे बोट करून हे आपले जावे आहेत बरे असे सांगितले त्यावर तिरक्या डोळ्यांच्या माझ्या सासूने फारच छान असे म्हणून माझ्या श्शुराचे अभिनंदन केले क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर कातड्याच्या आसनावर बसून त्या चा चांडाळ्याच्या घरची पक्वाने मी भक्षण केली परंतु ती पक्वाने नसून माझे अनेक जन्मांची साठलेली दुष्कृत्येच मी मूर्तीमंत भक्षण करतो आहे असेच मला वाटले माझ्या सासरा आणि सासू यांची परस्परामधील प्रणयरम्य भाषणे मी ऐकून घेत होतो परंतु ती त्यांची प्रेमपूर्ण भाषणे ग्राम्य आणि कर्णकटू असल्यामुळे मला सुख न देता उलट अनेक प्रकारे दुःख देण्यास कारणीभूत झाली दे। पुढे काही काळ लोटल्यानंतर आकाश निरभ्र नक्षत्र रहित आहे असे पाहून माझे त्या कृष्णवर्ण शशोराने आपली काळी अत्यंत भेसत दिसणारी कन्या वस्त्रे आणि द्रव्य यांच्यासह मोठ्या समारंभाने अर्पण केली परंतु पूर्व दुष्कृताने मूर्तिमंत यातना समर्पण कराव्या त्याप्रमाणे मराठी भासली आमच्या त्या विवाह समारंभात मदिराने विविध आसवे प्राशन करून झिंकलेल्या कित्येक चांडालांनी ने, आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे मोठमोठे ढोल वाजवायला आणि नानाविध विलास करायला सुरुवात केली परंतु अशा रीतीने माझ्या विवाहोत्सवामध्ये दंग झालेले ते चांडाल म्हणजे दुष्कृता ते मूर्तिमंत आहेत असे मला वाटले श्री वाशिष्ठ महाराम उत्पत्ती सर्ग <coughs> <coughs> <coughs> सर्ग प्रकरणे राजा पुढे म्हणाला सभासद फार काय सांगू माझा विवाह मोठ्या समारंभाने आणि थाटाने झाल्यामुळे माझे मन त्या चांडाला घरी अगदी रंगून गेले झाला की लग्न झाल्या दिवसापासून मी एक जातीवंत चांडाला माझा विवाह समारंभ सतत सात दिवस माझी स्त्री ऋतुमती झाली आणि लवकरच ती माझ्यापासून गर्भवती झाली योग्य काळी प्रसूत होऊन आपत्ती काळात दुःखकारक क्रिया उत्पन्न होते त्याप्रमाणे दुःख देणारी एक कन्या तिला झाली मुढांची चिंता क्रमांक वाढत जाते त्याप्रमाणे बाळशीदार कन्या दिवसानुदिवस वाढत गेली पुढे या पहिल्या मुलीच्या पाठीवर तीनच वर्षांनी त्याप्रमाणे माझी स्त्री दुसऱ्या खेपेला अत्यंत अशुभाचा एक पुत्र झाला त्या मुलाच्या पाठीवर एक मुलगी आणि पुन्हा तिच्या पाठीवर एक मुलगी याप्रमाणे त्या चांडाल स्त्री पासून मला चार आपत्ती झाली अखेरीस त्या अरण्यात मोठा कुटुंब वत्सल आणि कायमची वस्ती करून राहिलेला असा चांडाल बनून राहिलो घडली आहे अशा एखाद्या पापी माणसाने त्याप्रमाणे त्या चांडाल स्त्री बरोबर मी त्या अरण्यात कित्येक वर्षाचा काळ लोकला एखाद्या म्हातार्या कासवाने एखाद्या डप्प्यात अनेक कष्ट सोसावेत त्याप्रमाणे थंडी वारा ऊन इत्यादी शेकडो कष्टप्रद अवस्था मी त्या अरण्यात निमूटपणे चिंतारूपी मध्ये होऊन मी असंख्य संकटे फार काय सांगू मला त्या अरण्यातील दश्नीमुळे पेटल्यासारख्या दिसू लागल्या त्या अरण्या राहत असता कितीतरी वर्षाच्या जुन्या झालेल्या तागाच्या वस्त्रात बांधलेल्या आणि मूर्तीमंत दुष्कृतामुळे भासणारा लाकडांचा भारा मस्तकावर चुंबळ ठेवून मी दररोज घरी वाहून आणत असे उवानी भरलेले जुने पुराणे झालेले आणि दुर्गंधी वस्त्र आणि लंगोटी या दोन भूषणाच्या वृक्षाखाली विश्रांती घेत असे अशा स्थितीत माझी अनेक वर्षी निघून गेली हेमंत ऋतूत अरण्याच्या आजूबाजूला आजू आजू आजू आजू एखाद्या बेडकाने दडून बसावे त्याप्रमाणे बायकोचे हट्ट पुरवता पुरवता मी बेजार होऊन हाल त्या भांडणाच्या कल्लोळ्यात माझ्या शरीरातील रक्ताचे बिंदू बाष्परूपाने माझ्या नेत्रद्वारा कितीदा तरी बाहेर येत असत वरून एकसारखी पावसाची झोड चाललेली असताना त्या स्थितीत डोक्याचे मांस खाऊन एखाद्या शिलातला भगदाडात विश्रांती घेत असता माझे कितीतरी दिवस निघून गेले पुढे पावसाळा संपला कृष्ण वर्ण अभ्रांची दाटी कमी झाली जिकडे तिकडे पेरलेली धान्य उगवली झाडा झुडपांना उत्कृष्ट टवटवी आली शेजारच्या चांडाला नेहमी होणाऱ्या भांडणामुळे आणि कलकलाट करणाऱ्या मुलांच्या कटकटीमुळे मी फार चिडखोर आणि तसात उदासीने होऊन गेलो त्या अशा स्थितीत मी त्या परकीय चांडालगृहात कित्येक वर्षे घालवली माझा आपल्या बायको बरोबर खटका उडत असे आणि आमच्या त्या कलहामुळे उद्विग्न झालेले शेजाचे चांडाल माझ्याशी तंटे बँ भांडण्यात राहूच्या दाताने चंद्राचे मुख जर्जर व्हावे त्याप्रमाणे मी अगदी जर्जर होऊन जात असे नरकातील यमदूताने आणून विकलेल्या नरकातील प्राण्यांच्या आतड्याप्रमाणे दिसणाऱ्या आणि रक्ताने माखलेल्या हत्तीच्या मांसपेशी मी अति हावरेपणाने मटकावून टाकत असे हेमंत ऋतूत हिमालयावरील गृहामधून गुहामधून बाहेर पडणाऱ्या आणि अंगाला झोमणाऱ्या वायूच्या लहरी तसे शिशिरी ऋतू मृत्यूने सोडलेल्या बाणाप्रमाणे भासणारे दवांचे थंडगार तुषार वस्त्रयी नाशा आपल्या उघड्या अंगावर मला निमूटपणे सहन करावे लागत जरेने जठर आणि मी पूर्व की काय त्या अरण्यात राहत असताना मातीच्या पराळ्यात वाढलेले पक्व मांस एकटाच बसून मी दुष्टपणे मोठ्या आजराने भक्षण केलेले मी स्वतः मांस विक्रय कलेत निपुण झालेले असून हरणांचे आणि शेळ्यांचे मांस लोकाना विकत असताना स्वतःच्या शरीराचे लचकेस तोडून टाकून तोडून काढलेल ते मांस आहे असे मला वाटे हजारो जन्मात केलेल्या पातकांची वृद्धी करण्याकरताच की काय विंध्य पर्वतावर चांडालाच्या व्यवस्थेत लोखंडी पाटीत मांस भरून त्याची विक्री करण्याकरता मी प्रतिदिने जात असे विक्री करून शेवटी शिल्लक राहिलेले आणि मलमूत्रांनी भरल्यामुळे अपवित्र झालेले ते मांस चांडालाच्या आरामभूमीवर मी वाळत ठेवत असे एके दिवशी विंध्य पर्वतावरच्या एका अरण्यामधून हिंडत असताना संध्याकाळची वेळ झाली मी अरण्यात सापडलो त्यावेळी तेथे पर्वतावरील गुहेत असणारे लता गुलम हेच मी माझे बंधू मानले अशा प्रकारे आपत्तीत सापडलं असता त्याचवेळी मला एक कुदळ तेथे दिसली त्या आपत्तीमध्येही तिच्यावर माझे प्रेम रडले परंतु रात्र पडल्यामुळे कंद जमा करणे शक्य नसल्यामुळे मला त्या कुदळीविषयी विशेष प्रेम वाटले विशे नाही अशा रीतीने मी आपत्तीत दिवस कंठत होतो त्या दुर्दैशेच्या काळात दैवाने जे जे प्राप्त होईल ते ते मुलाबाळांना खायला घालून आणि गावातल्या आंधळ्या पांगळ्यांना अन्न वगैरे देऊन मी तृप्त करत असे मुले खायला बसले म्हणजे त्यांना कुत्री फार त्रास देत असत तेव्हा काठीचे टोले मारून मी त्या कुत्र्यांना हकलून लावत असे ज्यांच्या झावळ्यावरून दवाचे टप टप गळत आहेत अशा ताडांच्या झाडाखाली थंडीमुळे दातखिळ वाजत आहे अशा स्थितीत अरण्यातील वानरांच्या संगतीत मी कित्येक रात्री काढले पावसाळ्यात थंडीने कुडकुडत असलेल्या शरीरावरील मोत्याना वेजे पाडणाऱ्या पडणारे आणि मोत्यांच्या दाण्याप्रमाणे दिसणारे मेघबिंदू प्रमाणे धारण करत असे त्यावेळी अत्यंत शुधेने पोटाला खळ्या पडलेला मी एखाद्या लहानच्या मेघाप्रमाणे तुच्छ अशा यक्कशी शेळीचे मांस खाण्यासाठी आपल्या बायको बरोबर भांडत असे थंडीने डोळे बिघडले आणि शरीराचे अवयव काजळाप्रमाणे काळवंड वेताळांच्या बंधूप्रमाणे आचरण करत असे प्रलयकाली सर्व भूतांचा नाश करण्याकरता पाश धारण केलेल्या कृतांताने जगात सर्वत्र संचार करावा त्याप्रमाणे मासे धरण्याकरता गळ घेऊन मी नदीच्या तीरावरून भ्रमण करत असे भूकेलेला मुलाने आपल्या मातेच्या स्तनातील दूध प्यावे त्याप्रमाणे पुष्कळ दिवस उपासमार झाल्यामुळे मी काही वेळा नुकत्याच फाडलेल्या हरणाच्या पूरस्थळामधून बाहेर पडणारे ताजे रक्तोय चंडिकेच्या दर्शनाने भयभीत झालेले वन जसे पळस त्याप्रमाणे स्मशानात राहणाऱ्या रक्ताने सर्वांग आखलेल्या आणि स्मशानातील अमंगल बरी भक्षण करणाऱ्या मला पाहून वेताळ तसेच ठेवायचो ती जाळी म्हणजे जणू संसारातील विषयक आशाच आहेत की काय असे मला वाटते मायापाशामुळे लोक जर्जर होऊन जातात त्याप्रमाणे सुताच्या पसरून ठेवलेल्या जाळ्यांच्या योगाने मी कितीतरी पक्षी जर्जर करून टाकले इतकेच नव्हे तर आयुष्य आयुष्यर्थ जवडणाऱ्या मी दश दिशांनाही जर्जर करून सोडले म्हणजे कोणत्याही दिशेने येणाऱ्या जाणाऱ्या प्राण्यांना जाळ्यात पकडून मी त्यांना मनसोक्त त्रास दिले सभासदो ही किंवा अशा स्तरेची दुसरी पापकर्मे करण्याविषयी मी आपल्या मनाला नेहमी उत्तेजन देत असे वर्षा नदी दूरवर विस्तारते त्याप्रमाणे माझी आशा दिवसानुदिवस प्रसर होत चालली होती भाडूपासून सर्वाने दूर पळून जावे त्याप्रमाणे मी सद्बुद्धी एखादा सर्प काठ टाकतो त्याप्रमाणे दुसऱ्या प्राण्यांच्या देहाविषयी माझ्या ठिकाणी असलेली सद्बुद्धी मी टाकून दिली उन्हाळा संपल्यावर आकाशामध्ये उत्पन्न होणारा कृष्णवर्ण मेघ बाणासारख्या पर्जन्य वृष्टी करतो आणि गर्जनाही करत होतो त्याप्रमाणे मीही क्रूरता धारण करून येणाऱ्या जाणाऱ्या प्राण्यांवर मोठ्याने गर्जना करून तुटून पडत असे आणि आकाशातील पक्ष्यांवर पर्जन्य धारेप्रमाणे बाणांचा वर्षाव करत असे एकसारख्या फोफावणाऱ्या आणि उग्र गंधाने युक्त असल्यामुळे लोकांनी फेकून दिलेल्या विषारी वेधी एखादा खड्डा तसा निमुळपणे सहन करतो त्याप्रमाणे मी अनेक वेध आणि आपत्ती सहन केल्या अमुक एका काळापर्यंत मी आपत्ती भोगाव्या अशा तुम्हाला कृतांताने प्रलयकाळी पृथ्वीवर धांगडझिंगा सुरू करावा त्याप्रमाणे विंध्य पर्वतावरील गुहे मध्ये राहत असता मी आपल्या हातातील पाश पसरून अरण्यातील श्वापदामध्ये कोलाहल माजवून सोडत असे प्रलयकाली सर्व सृष्टीचा लय झाल्यावर भगवान श्री विष्णूने शेषाच्या अंगावर शयन केले त्याप्रमाणे वनदायीच्या मानेवर डोके ठेवून मी शांतपणे जिच्या आसपासचे पर्वत आणि आकाश संचार करणाऱ्या पक्ष्यांच्या फडफडाटामुळे चंचल झालेले आहे तसेच जिच्यामध्ये व्याघ्राधिकांच्या आवाजाचे प्रतिध्वनी उमटत आहेत अशा विंध्याद्रीवरील धोक्याने युक्त असलेल्या हिमाच्छादित गुहेचे माझ्या शरीराने अनुकरण केले होते कारण दिवसभर चालण्याचे श्रम झाल्यामुळे माझी गात्रे शिथिल होऊन जात आणि माझे झुरकट वस्त्रही वायूच्या झोतात फडफड हालत असे प्राण्यांनी गजबजलेली पृथ्वी वराहाने आपल्या अंगावर पेलून धरावी त्याप्रमाणे उवाने भरलेली वाकळ मी आपल्या कृष्णवर्ण खांद्यावर प्रत्यक्ष ग्रीष्म ऋतूतही सहन केली कल्पांतकाळच्या अग्निने सर्व जगाला जाळून टाकणारा काल शून्य जगाकडे पाहतो त्याप्रमाणे अरण्यातील वणव्यात शेकडो प्राणी जळून खाक झालेले पाहिले लिंगलोफी अथवा मनुष्य क्षयादी रोखांना प्रसवतो किंवा दुराग्रही पुरुष वैर कलिकांधिकांना दि, निर्माण करतो त्याप्रमाणे माझी बायको मूर्तिमंत दुःखरूपी आपत्यांना प्रसवली होती अशा रीतीने सार्वभौम राजाच्या एक पुत्राने अखंड दुष्कर्म करणाऱ्या मी त्या अरण्यात उमाळ येऊन धळधळा रडलो इतकेच नव्हे तर भूकेने व्याकुळ झाल्यामुळे मी प्रत्यक्ष चांडालाच्या घरी अभक्षी सुद्धा भक्षण केले अशा प्रकारे हे सभासद दुर्वासने घट्ट जखडला जाऊन आणि विपत्तीने सिद्ध होऊन मी त्या वनात अनंत काळ घालवला इतिश्री वासिष्ठ महारामायने उत्पत्ती प्रकरणे आठ राजा पुढे म्हणाला सभासद या रीतीने मी अरण्यात काळ घालवत असताना माझे शरीर जरीने स्त्रस्त झाले आणि आयुष्य क्षीण होण्याची स्पष्ट चिन्हे मला दिसू लागली ज्यांच्यावर दवाचे बिंदु पडलेले अशा बालतृणाच्या समुदायाप्रमाणे माझ्या मुखावरील मिशा पांढरेशुभ्र दिसू लागल्या व आर्याच्या झोताने झाडांच्या वाळलेली पाने गळून पडावी त्याप्रमाणे कर्मदशारूपी कर्म वायूच्या वेगामुळे माझ्या आयुष्यरूपी वृक्षाची सुखदुःखे देणारी दिवसरूपी पाने भराभर गळून पडू लागली युद्ध प्रसंगी बाणांच्या सरीच्या सरी समरांगणात लढणाऱ्या सरी ता शरी माझ्या शरीरावर एकसारख्या कोसळत होत्या भांडणे चोऱ्या मागे -लूट। जी जी म्हणून करू नयेत ती ते कर्मे करण्याचे प्रसंग माझ्यावर कितीदा आले आणि गेले यांची मोरदादच करता येत नाही एखाद्या खवळलेल्या समुद्रावर निराधार झालेला पक्षी धडपडत राहतो त्याप्रमाणे संकल्प विकल्परूपी भोवरे असलेल्या माझ्या मनसमुद्रावर निराधार झालेला माझा जड देह हो पक्षाप्रमाणे धडपडत होता मोठमोठ्या भोवऱ्याने युक्त असलेल्या प्रलयकाच्या एकानवात एखादी गवताची काडी भ्रमण करत राहावी त्याप्रमाणे चिंतारूपी युक्त असलेल्या माझ्या मनसमुद्रात मी इतस्त भ्रमण करीत राहिलो विंध्य पर्वतामधील वनात राहत असताना एखाद्या क्षुद्र कीटकाप्रमाणे मी केवळ उदरभूरण करण्यात घडून गेलेल माझी स्थिती त्या वेदनू दोन हातांच्या प्रमाणे झाली होती आपण कोण आहोत याची जशी प्रेरणा जाणीव नसते त्याप्रमाणे मी कोण आहे याबद्दलची माझी स्मृती अजिबात नष्ट झाली मी राजा आहे किंवा होतो ही गोष्ट मी अगदी विसरून गेलो इतकेच नव्हे तर पंख तोडलेल्या पर्वतासारखे धिपाड शरीर असणारा मी जातीवंत चांडालच आहे अशी माझी दृढ भावना झाली कल्पांत सृष्टीलाही नाहीसा करतो दावाग्नी अरण्याला जाळून टाकतो समुद्राच्या लाटा समुद्र तटाला ढासळून टाकतात किंवा वीज शुष्क वृक्षाला जाळून टाकते त्याप्रमाणे आम्हा चांडालांचा प्रचंड समुदाय ज्या ठिकाणी राहत होता त्या विंध्य कच्छ देशाला जमीन दस्त करण्याचे दुष्काळाने मनात आणले विंध्य पर्वतावरील सुपीक भूमी कोरडे ठणठणीत पडली पावसाचा एक थेंबही न पडल्यामुळे त्या प्रदेशात देवताची काळीसुद्धा उगवली नाही मग धनधान्याची गोष्टच कशाला गुरांना चारा नाही माणसांना अन्न नाही आणि पाणी तर कोणारच नाही अशी भयंकर स्थिती झाल्यामुळे आम्ही सर्वजण मरणाच्या पंथाला लागलो त्या आमच्या चांडाल प्रदेशात चांगला पाऊस असा कोठेच पडला नाही कोचेत आकाशात आभ्रे दिश, आलेली दिसत परंतु ती क्षणात नष्ट होऊन जात त्या परिस्थितीत वाऱ्याची झुळूक अंगावर येतच सर्व अंगारा अग्निज्वारीप्रमाणे चटके बसत अरण्यात पेटलेल्या वणव्यातून निघालेल्या ठिणग्या आणि जळलेल्या वृक्षांची राख वाऱ्याच्या प्रवाहात नेहमी मिसळलेली असे दावाग्नीमुळे वृक्षावरील सर्व पाने आणि त्यावरून लोबणाऱ्या वेली जळून खाक झाल्यामुळे उभी असलेली खोडे भस्मधारी तपसव्या प्रमाणे दिसून आले <coughs> प्रचंड दावाग्नीने जळून टाकल्यामुळे त्या अरण्यभूमीत ओली अशी एक काढीही कोठे दिसेनाशी झाली पाण्याचे झरे आटून शुष्क झाले त्यामुळे सर्व प्रदेश भयानि झाले गवत आणि राखेने माखून गेली होती सर्वांच्या पोटात तीव्र क्षुधा भडकले होते परंतु घासभर अन्न किंवा चुळकावर पाणी सुद्धा कोणाला मिळण्याची शक्यता राहिली नव्हती त्यामुळे काही इलाज चालना उत्कृष्ट अरण्याने संपन्न असलेला आमचा तो विंध देश अगदी शुष्क आणि रेडे पाण्यात पोहू लागतात रखरखीत प्रदेशात उन्हाच्या तापाने उत्पन्न झालेल्या मृग जलातच स्नान करू लागतो आमच्या त्या वनप्रदेशातील आकाशात वाऱ्याबरोबर वाहणारे जलतुषार सुद्धा कोठे वाहत नव्हते पाणी हा शब्द सुद्धा ऐकायला मिळाला तरी तो ऐकण्याची उत्कंठा सर्वांनाच लागली होती प्रखर उन्हाच्या झाड्याने सर्वांची शरीरे शुष्क आणि निरस झाली होती शुधेने जीव व्याकुळ झाल्यामुळे एखाद्या झाडाला हिरवीपणे आढळलीच तर ती खाण्याच्या सर्वांनी क्रम सुरू केला भूकेने व काही लोक आपल्या स्वतःच्या आणि एकमेकांच्या अंगाना दाताने कडकडा चावू लागले तर काही लोक भाताच्या पेजेच्या भ्रांतीने दवाने भेजलेल्या गारगोट्या दृष्टी पडल्याबरोबर रखरखले निखारे खाऊ लागले आई बाप मुल वगैरे नाते क्षुदीत झालेल्या गिझाडाप्रमाणे एकमेकांची शरीरे तोडून खाण्याच्या बेतात आले होते परस्परानं चावल्यामुळे त्यांच्या शरीरातून भूमीवर पडणारे रक्ताचे थे थेंब सिंह हातीवर झड घालतो त्याप्रमाणे प्राशन करण्यासाठी तुटून पडून लोक धडपडू लागले दरीमध्ये हिंडत असलेले सिंह पाहून त्या आपल्याच आपल्यालाच खायला की काय असे म्हणून जो तो भिवून गेला होता परंतु चमत्कार असा की एकमेकांना चावण्याच्या इच्छेने मात्र लोक आपापसात आप झगडत होते वणवार पेटल्यामुळे पाने गळून जाऊन दळू लागणाऱ्या वृक्षावरून कढत वाहत होते रक्त प्राशनाविषयी उत्कंठित झालेली मांजरे भूमीवर पडलेले कावेचे खटू लागली जिकडे तिकडे वणव्याच्या ज्वाला भडकल्या असून झाडाच्या रखरखेत निखाऱ्यांचे ढीगच्या ढीग चहोकडे पसरलेले असल्यामुळे सर्व जंगलात सर्वत्र कुंकवाचे ढीगच्या ढीग साठून ठेवल्याप्रमाणे दिसत होते लता कुंजामध्ये असलेले अजगर जळून जाऊन तेथून निघालेल्या धुराप्रमा धुरामुळे जणू खोडे अगदी धुरकटून गेली होती प्रचंड वाऱ्याने भडकलेल्या वणव्याच्या ज्वारामधील भक भक असा मोठा ध्वनी होऊन अंतराळात उडत असलेल्या राखेची वर्तुळे दंडरहित छत्र्याप्रमाणे विदिसत होती रुदन करणाऱ्या स्त्री पुरुषांच्या पुढे त्यांची लहान लहान मुले मोठमोठ्याने मुठ आक्रोश करत होती भुकेच्या त्रासामुळे भ्रमिष्ठासारखे होऊन फिरणारे लोक मोठमोठे दातांनी तोडून तोडून बराबर खात सुटले होते त्यामुळे त्यांची बोटे रक्ताने लाल भडक झाली असून त्यांच्या जवळपास गुजरेची घाण सुटलेली होती लतांच्या नीलवर्ण पानांच्या भ्रांतीने दाट पसरलेल्या धुराचेच कोणी कोणी लचके तोडत होते आकाशात भ्रमण करत राहणाऱ्या घारी आपल्या तोंडात जळक्या मांसाचे तुकडे घेऊन फिरत होत्या यामुळे त्या आकाशात फिरणाऱ्या देवट्याचा की काय असा भास भासू तेथील लोक एकमेकांच्या अंगाचे लचके तोडून असल्यामुळे त्यांची शरीरे पाहणारे लोक भिवून पळत असत भडकलेल्या अग्नीपासून उत्पन्न होणाऱ्या भयप्रद आवाजामुळे ऐकणाऱ्यांचे काळीच दुभंग होऊन जात असे खळग्यामधून शिरताना वाऱ्याचा क्र क्र असा धने ऐकू येत होता त्याचप्रमाणे उग्र असा दावाग्नीचाही भयंकर शब्द होत होता भयभीत झालेल्या अजगरांच्या फुतकारामुळे जळत असलेली झाडे उन्मळून पडत होती रमणीय गवताची एक ओली काढत नव्हती आणि पक्षीगणांच्या मृत्यूमुळे ज्यातील वृक्षांच्या ढोलल्या रिकाम्या झाल्या होत्या अशा त्या विंध्य कच्छ नामक प्रदेशाची स्थिती प्रलयाच्या वेळी बाराही सूर्याने जळून खाक केलेल्या जगाप्रमाणे झाली होती सभासद दावाग्नीच्या योगाने जेथील दाट आणि एकमेकात गुंतलेले वृक्ष जळून गेले तसेच अत्यंत उष्ण अशा वात प्रवाहाने जेथील लोक अत्यंत पीडित झालेले अशा त्या विंजकच्छ प्रदेशाने अग्नीच्या आणि सूर्यपुत्र शनेश्वराच्या क्रीडा अनुकरण केले की काय असा भास होऊ लागला होता इतिश्री वासिष्ठ महारामायने उत्पत्ती प्रकरणे प्रकरणे सर्ग एकशे